श्री गणेशायन महा श्लोकार्थ विसावा प्रकृती ही कार्य म्हणजे शरीर व कारण म्हणजे तेरा इंद्रिये यांच्या उत्पत्तीला कारण आहे आणि पुरुष हा भोगते भोगतेपणास कारण आहे त्या ठिकाणी इच्छा व बुद्धी यांच्यापासून अहंकार उत्पन्न होतो व त्यामुळे कारणाचा नार लागतो तीच गोष्ट प्राप्त होण्याकरता जो उपाय करावा येतात त्यास हे म्हणतात तीच इच्छा प्रबल होऊन मन जागृत करते वो करून कर व त्याचकडून सर्व व्यवहार करविते म्हणून कार्य कर्तृत्व कारण या त्रिपुटीस प्रकृती मूळ आहे असे सिद्धांत राणा जो श्रीकृष्ण परमात्मा तो म्हणाला त्याप्रमाणे तिन्ही एकत्र झाल्यावर प्रकृती क्रियारूप होते परंतु ज्या गुणाचा विशेष जोर होईल त्या गुणाप्रमाणे ते आचरण करते जे कर्म सत्वगुणापासून उत्पन्न होते ते सत्कर्म हो रजोगुणापासून उत्पन्न होते ते मध्यम म्हणजे काम्य कर्म होय आणि जी कर्मे केवळ तमोगुणापासून उत्पन्न होतात ती निषिद्ध म्हणजे धर्मविरुद्ध कर्मे होत याप्रमाणे प्रकृतीपासून चांगली व वाईट कर्मे घडतात व त्या कर्मापासून सुखदुःख प्राप्त होते वाईट कर्मापासून दुःख उत्पन्न होते सत्कर्मापासून सुख उत्पन्न होते व त्या दोघंचा उपभोग पुरुषात घ्यावा लागतो जोपर्यंत सुख व दुःख उत्पन्न होते तोपर्यंत प्रकृती प्रकृती उद्योग करीत असते व ती पुरुषास भोगावी लागतात प्रकृती व पुरुषांचा असा अघटित व्यापार आहे की स्त्रीने मिळवावे व नवऱ्याने स्वस्त खावे काय चमत्कार आहे पहा कि या स्त्री पुरुषांचा कधीही संघ न घडता स्त्रीपासून जगाची उत्पत्त उत्पत्ती होते श्लोकार्थ एकविसावा पुरुष प्रकृतीशी संबंध ठेवून प्रकृतीच्या गुणांचा उपभोग येतो व गुणास गुणसंबंध हाच पुरुषाच्या बऱ्या वाईट जन्माला कारण होतो जे ब्रह्म निराकार असून उदासीन आहे तसे निर्धन असून केवळ एकटे आहे आणि जीर्ण असून या जगात जी अतिवृद्ध वस्तू असेल तिच्यापेक्षाही वृद्ध आहे त्याला आड्णाव पुरुष हे आहे एरवी ते स्त्री किंवा नपुसक यापैकी निश्चयाने कोणतेच सांगता येत नाही त्याला डोळे कान हात पाय रूप वर्ण व नाव हे काही एक नाही अर्जुना ज्याला कोणतेही अवयव नव्हत असा हा प्रकृती त्यानवर असून त्यालाही सुखदुःख होगावे लागते तो कर्म न करणारा उदासीन व उपभोग न घेणारा असा जरी आहे तरी ही प्रकृती त्याला उपभोग घेण्यास लावते ही प्रकृती आपल्या गुणांच्या व रूपाच्या अनुरोधाने विलक्षण खेळ करून दाखवते म्हणून या प्रकृतीला गुणमयी असे नाव दिले किंबहुना ही मूर्तिमंत गुणच आहे ही क्षणोक्षणी नित्य नवी असून रूप आणि गुण यांनी युक्त आहे ही जड वस्तूकडूनही आपले कर्तबकारीने कर्म करवते नाव प्रीती इंद्रिये या सर्वांचे व्यापाराला ही कारण आहे पाहू गेल्या मन हे नपुसक असूनही त्याला तिन्ही लोकांत हिंडवते याप्रमाणे हिची अलौकिक आहे ही भ्र भ्रमाचे केवळ महाद्वीप स्वयमेव व्याप्ती करणारे व अमर्याद विकार उत्पन्न करणारी अशी आहे ही कामरूप वेलेचा मांडव असून मोहरूपवनाचा वसंत ऋतू आहे ही दैवी माया या नावाने प्रसिद्ध आहे ही शब्दमय शास्त्राची वाढी आहे ही निराकाराला आकार देणारी आहे व प्रपंचाची सतत झाड घालणारी आहे सर्व कला हिच्यापासून उत्पन्न झालेले असून सर्व विद्याही हिनेच केलेल्या आहेत आणि हीच आणि इच्छा ज्ञान आणि क्रिया यासही हीच व्यायली आहे ही नादाची म्हणजे छंदाची टाकसाळ आहे ही चमत्काराचे घोर आहे फार काय सांगावे सर्व खेळ हीच खेळते जगाचे उत्पत्ती प्रलय जे होतात ते हिचे सायमप्रातकाल होत होत असो हे असो ही जगाला अद्भुत मोह घालणारी आहे ही अद्वैच्या ती अद्वैच्या अद्वयाची दुसरी मूर्ती आहे ही संगरहिताची सोपतीण आहे आणि हिचे वास्तव्य शून्यात असून त्या ठिकाणीही नांदते याप्रमाणे हिच्या सौभाग्याचा महिमा आहे म्हणूनच अनावर असलेले ब्रह्म त्यालाही आवडते वस्तुत ब्रह्माचे ठिकाणी कोणतेच विकार नाहीत परंतु त्याचे ठिकाणी ही आपण स्वतः विकार बनते त्या स्वयंभूला उत्पत्ती त्या निराकाराला आकार स्थिती कार व ठिकाण आपणच बनते त्या इच्छारहिताची इच्छा त्या इच्छा, पूर्णाची तृप्ती व त्या कुलरहिताची जात गोतही आपणच होते त्या आवर्णनीचे लक्षण त्या आकाराचे प्रमाण आणि अमनस्काचे मन व बुद्धीही आपणच होते त्या निराकाराचा आकार निर्व्यापाराचा व्यापार आणि निरहंकाराचा अहंकारही आपणच होऊन राहते त्या नामरहि नाव त्या जन्मरहिताचे जन्म, जन्म आणि कर्म व क्रिया आपण होऊन राहते त्या निर्गुणाचे गुण त्या आचरणाचे चरण त्या अश्रवणाचे कान व नेत्र आपण होऊन राहते त्या भावातीचे भाव निरवयाचे अवयव किंबहुना माया आपण स्वतःच पुरुषाचे सर्व विकार बनते याप्रमाणे प्रकृती आपल्या सामर्थ्याने त्या अविकारी ब्रह्माला विकारवश करते ज्याप्रमाणे अमावस्याच्या दिवशी चंद्राचे तेज ते लोकते त्याप्रमाणे ब्रह्माचे तेज ते ते या प्रकृतीच्या पुढे पडत नाही उत्तम प्रकारच्या सोन्या जर वालभर अन्य धातू मिसळली तर त्या सर्व सोन्याचा कस जसा कमी होतो त्याप्रमा अथवा सदाचारी मनुष्यही संध्याकाळी अपवित्र जागेत गेला असता त्यास बाधा होऊन तो जसा वेळा होतो अथवा ढग जसे दोन प्रहर वे स्वच्छ आकाशन निविड़ अंधकार करून करूँ सुजीना दुर्धीन करता ज्याप्रमाणे गाई के पोटा दूध कि लाकड़ा चगनी आतो अथवा उत्तम रत्नातेज वस्त्र गुंटा घर बाहर पड़ित नहीं राजा पराधीन जाँ सि रोगग्रस्त हो ज्याप्रमाज लोपते ज्याणे पुरुष प्रकृति के आधीन जातेज पड़त नहीं जो जशी जागृत अवस्थेत असलेल्या पुरुषाला तो, असले तो निजल्यावर सहज स्वप्नातील सुखदुःख भोगायच हो लावते त्याप्रमाणे प्रकृतीच्या अधीन झाल्यामुळे पुरुषाला गुण भोगावे हो लागतात ज्याप्रमाणे उदासीन पुरुष असला तरी स्त्रीच्या अधीन झाला म्हणजे तिच्या नादाने अगदीच वेळा होऊन जातो त्याप्रमाणे ते ब्रह्म अज आणि तरी ते प्रकृतीच्या अधीन होऊन त्याला गुणसंग झाला म्हणजे जन्म घाव सोसावे लागतात परंतु अर्जुना हे कसे म्हणशील तर तापलेल्या लोखंडावर घाव घालते वेळी ते घाव अग्नीवर बसतात असे लोक म्हणतात किंवा पाणी हल्ले म्हणजे त्या चंद्राचे अनेक बिंबे दृष्टी स्पडतात व त्या योगे लोक चंद्राच्या ठिकाणी अनेकत्व कल्पितात आरशात तोंड पाहिल्यावर ज्याप्रमाणे दोन तोंडे दृष्टी स्पडतात किंवा कुंकुवार स्फटिक मणी ठेवला म्हणजे तो लाल दिसतो प्रमा गुणांति जन्मरहित जो पुरुष तो जन्म घता वाटते परंतु खरोखर पहू गए ती गोष नहीं पुरुष उत्तम व वाइट योनी जन्म घत वाटते पे संयासी हा स्वप्न अपन अंत्यजादी जी जीत प्रविष्ट जाोत अहतो पे सत्य नेंट नहीं हाँ केवल भार हो जो केवल पुरुष त्याला जन्ममृत्यू हे भोगावे लागत नाहीत परंतु तसे वाटते त्याला सर्व कारण प्रकृतीच्या गुणाची संगत होय श्लोकार साक्षीभूत प्रवृत्तीला अनुकूल असणारा धारण करणारा उपभोग घेणारा परमेश्वर आणि ज्याला परमात्मा असे म्हटले आहे असा श्रेष्ठ पुरुष या देहामध्ये विद्यमान आहे हा पुरुष प्रकृती ठिकाणी आहे पण जुईच्या झाडाला टेका देण्याकरता उभा केलेला खांब ज्याप्रमाणे ज्या त्या झाडाच्या सर्व विकारापासून अलिप्त असतो त्याप्रमाणे अलिप्त आहे आणि प्रकृतीत यात जमीन आसमानाचे अंतर आहे अर्जुना हा प्रकृतिरूप नदीच्या तीरावर मेरू पर्वताप्रमाणे अचेर उभा असतो आणि याचे बिंब जरी नदीत पडलेले असते तरी तिच्या प्रवाहाने हा वाहून जात नाही प्रकृती उत्पन्न होते व लय पावते तथापि हा कायमच असतो म्हणून सर्व जगताचा हा शास्त्र आहे प्रकृती याचे योगाने वाचते व याच्याच सत्तेने जग निर्माण करते म्हणून हा प्रकृतीचा भरता होय हे किरीटी अनंत कालापासून चालत आलेली सृष्टी कल्पांत समय याचे ठिकाणी लय पावते हा प्रकृतीचा स्वामी आहे व या ब्रह्मांडाचा सूत्रधार असून प्रपंचाला आजमावणार आहे या देहात परमात्मा म्हणून जो म्हणतात तो हाच होय असे समोर हे पांडुसुता प्रकृतीच्या पलीकडे एकविध पुरुष आहे असे जे म्हणतात तो खरोखर हा होय श्लोकार्थ तेसावा जो याप्रमाणे परमात्म्याला आणि गुणासह प्रकृतीला जाणतो तो सर्व प्रकाराने कर्मे करीत असला तरी पुन्हा जन्म पावत नाही जो या पुरुषाला याप्रमाणे पूर्णपणे जाणतो आणि तसेच सर्व गुण कर्मे प्रकृतीचे आहेत हे जाणतो हे धनंजया पुरुष रूप असून प्रकृति ही छाया है तसे तो जल अृगजल है अ खरी करु अर्जुना ये ज्यादा मना प्रकृति व पुरुष यचार कर खरी करो शरीराने जरी करी कर्मे करीत आकाश जसे धूल उंच उड़ाला मड़त नहीं तर प्रकृति के कर्माप अलिप्त जिवंतपणे जो देहाच्या मोहात पडून प्रकृतीच्या अधीन होत नाही तो देह गेल्यावर पुन्हा जन्म पावत नाही प्रकृती व पुरुष याच विषयी पूर्णपणे ज्ञान झाल्यावर त्या ज्ञानाचा अशा रीतीने मनुष्यावर अलौकिक उपकार घडतो परंतु सूर्याप्रमाणे निर्बळ असे ज्ञान तुझे हृदयात उदय पावेल असे पुष्कळ उपाय आहेत ते सांगतो एक श्लोकार्थोवीसावा कोणी ध्यानाच्या योगाने शुद्ध झालेल्या मनानेच आपल्या ठिकाणी आत्म्याला पाहतात कोणी विचाराने कोणी कर्मयोगाने आपल्या ठिकाणी श्रवण मननिध्यासरूपी पुटे देऊन आत्म्यावरील अनात्मरूप किडाळ काढून टाकून आत्मरूप सुवर्ण शुद्ध करतात छत्तीस भेदरूपी हिणकस जाळून आपले शुद्ध सत्व निवडून घेतात मग अर्जुना त्या आत्मस्वरूपाचे पोटात आत्मज्ञानाच्या दृष्टीने आत्मस्वरूप पाहतात आणि कोणी दैवयोगाने कोणी योगा सांख्य योगाने कोणी कर्मयोगाच्या आधाराने आत्मस्वरूपाची ओळख करून देतात श्लोकार्थ पंचवीसावा याप्रमाणे ज्यांना आत्म्याचे ज्ञान नाही असे दुसरे लोक गुरुमुखाने आत्म्याचे ज्ञान ऐकून आत्म्याची उपासना करतात ते ऐकून उपासना करणारेही जन्ममृत्यू धरून जातात अशा प्रकाराने खखर या संसार रूपसागर सर्व तरण जे कर अभिमान टाकोन श्रद्धे ने एब्दा विश्वास ज्यादा मनुष्या शब्दा विश्वास तो हित अहित पहना अपने दुखा ममतेने निवारण करना व आपकी पुसत पुसत पास करीण हर व शेवटी सुख देना पहु मगरुषा मुखात जे शब्द निपते त्यांचा उत्तम रीतीने आदर करून श्रवण केल्यावर आपली तनमन हे त्याते ठिकाणी अर्पण करतात त्याते शब्द कानी पडावे म्हणून आपले सर्व व्यवहार सोडून देतात व त्याच्या मुखातून निघणाऱ्या अक्षरावरून आपल्या जीवाचे निंबलोण करून टाकतात हे कपिध्वजा अशा रीतीने जे वागतात ते अंती ह्या मृत्यूरूप समुद्रातून उत्तम प्रकारे पार पडतात याप्रमाणे ब्रह्मवस्तू जाणण्याचे या मृत्युरूखी पुष्कळ मार्ग आहेत पण आता हे बहुत उपाय राहू दे त्या सगळ्याचे मंथन करून सिद्धांतरूप नवनी तुला देतो त्यामुळे अर्जुना तुला सहज अनुभव येऊन ब्रह्मरूप होण्यास श्रम पडणार नाही म्हणून मतवाद्यांचे खंडन करून सिद्धांत ठरवून केवळ शुभ तत्व तुला सांगतो श्लोकार्थ सवी सवा हे भरत्रश्रेष्ठ स्थावर आणि जंगम असा कोणताही प्राणी उत्पन्न होतो तो क्षेत्र आणि यांच्या संयोगाने झाला आहे असे तू समज तरी क्षेत्रज्ञ या शब्दाने जे तुला मी दाखवले आणि क्षेत्र म्हणून जे सर्व काही दा सांगितले त्या परस्परांच्या ऐक्यापासून या सर्व सृष्टीची उत्पत्ती होते वाऱ्याच्या संयोगाने ज्याप्रमाणे उदकात लाटा उत्पन्न होतात किंवा हे विरा माळ जमिनीवर सूर्यकिरण पडल्यावर जशा मृगजलाच्या लाटांवर लाटा निर्माण होतात अथवा पावसाच्या झारा पृथ्वीवर पडल्यावर ज्याप्रमाणे कोट्यवधी अंगुर अंकुर जमिनीवर उत्पन्न होतात त्याप्रमाणे सर्व चराचर ज्याला म्हणून जीव असे नाव आहे ते या दोघांच्या संयोगापासून उत्पन्न होते असे समजते या सवार्जुना प्रकृती पुरुष व प्रकृती याहून भूत व्यक्ती भिन्न नाहीत श्लोकार सत्तावीसावा जो नाशवंताशा भूतां सर्व भूतांच्या ठिकाणी सारखेपणाने राहणारा आणि नाश न पावणारा असा परमेश्वर पाहतो तोच खरा ज्ञानी होय हे पहा वस्त्र हे जरी तंतू नव्हे तरी ते तंतुचेच केलेले आहे त्याप्रमाणे तू खोल दृष्टी ठेवून खोल दृष्टी देऊन ईश्वर आणि प्रकृती यांच्यामधील ऐक्य पहा ही सर्व भूते एकापासून एक निर्माण झालेली पण तू यांचा अनुभव असाही त्याचप्रमाणे त्यांची नाविनिळे असून वर्तनही भिन्न असते आणि सर्वांचे वेशही तर असतात असे पाहून जर तू मनात अशी गाठ मारलीस की आत्मा व भूते यांच्या ठिकाणी भेद आहे तर अर्जुना तू या सागरातून कोट्यवधी जन्मापर्यंत पार पडणार नाहीस ज्याप्रमाणे एकाच भोपळ्याचे वेलाला जर जसा आधार असेल तस तसे लांब वाटोळे वाकडे असे भोपळे येतात बोरीचे झाडाची फांदी सरळ असो किंवा वाकडे असो तिला बोरीचीच म्हणतात त्याप्रमाणे जीव मात्र जरी वेळेवाकडे असले तरी त्यातील आत्मा म्हणून जी वस्तू आहे ती सरळच आहे पुष्कळ जरी असले तरी त्यांची उष्णता सारखीच असते त्याप्रमाणे पुष्कळ जीवराशी जरी असल्या तरी त्यातील त्या आत्मा एकच आहे वीरा अर्जुना सर्व गगनातून जरी पावसाच्या धारा पडत असल्या त्या त्या त्या तरी त्यातील पाणी एकच आहे त्याप्रमाणे हे भूतांचे आकार जरी निनिराळे असले तरी सर्वांचे ठिकाणी आत्मा म्हणून जो आहे तो एकच आहे घट अथवा मठ यामधील आकाश जरी निराळे आकाराचे असले तरी ते आकाश आकाशरूपाने एकत असते त्याप्रमाणे भूते जरी निराळी असली तरी त्यातील आत्मा म्हणून जी वस्तू आहे ती एकत आहे सुवर्णाचे बाहुभूषणे इत्यादी अलंकार जरी पुष्कळ असले तरी त्या सर्वातील सोन्याचा कस ऐकत असतो त्याप्रमाणे भूतांचा वा भास नाशवंत असून त्या सर्वावरील आत्मा हा अविनाशी याप्रमाणे आत्मा जरी जीवाशी अभिन्न तरी तो जीवाचे धर्माहून भिन्न आहे असे जो जाणतो तो सर्व ज्ञानात उत्तम ज्ञानी होय आणि असा जो सर्व ज्ञानात आहे तो स्तुतीस पात्र आहे इतके समितर अर्जुना तो भाग्यवान होय श्लोकार्थ अठ्ठावीसावा सर्व भूतांचे ठिकाणी परमात्मा समदृष्टीने आहे असे पाहून जो आपल्या आत्मस्वरूपाचा नाश करीत नाही तो उत्तम गतीत पोहचतो हे शरीर म्हणजे गुण आणि इंद्रियांची धा धोकटी आहे वाद पित्त कफ या धातुने हे भरलेले आहे वाईट अशा पंचतत्वाने बनलेले असून हे बलवान आहे हे उघड उघड पाच नांग्यांची इंगळी जाला पाच प्रकारचे अग्नी लागले आहेत व जीवरूप पंचांनं हा सापळा म्हणजे शरीरात सापडला आहे असा जरी या शरीराचा प्रकार आहे तरी अशाश्वत रूपे भावाच्या उदरात आत्मा नाशवंत नाही अशा बुद्धीची सुरी कोणी घालत नाही तथापि अर्जुना जो ज्ञानी आहे तो या देवापासूनही आपला घात करून न घेता शेवटी ब्रह्मपदाला जाऊन मिळतो ज्या पदाच्या योगज्ञानाच्या प्रौढीने कोट्यवधी जन्म ओलांडून पुन्हा जन्म घेणार नाही असे म्हणून त्या ठिकाणी योगी लोक बुडी देतात जे परब्रह्म आकाराच्या पलीकडल्या काठावर व नादाच्या पलीकडील कड्यावर तुर्यावस्थेच्या माझरात असते ज्याप्रमाणे सर्व नद्या समुद्रास मिळण्याकरता येतात त्याप्रमाणे जेथे मोक्षसुद्धा सर्व गती विश्रांती पावतात जो भूतांच्या भेदापासून आपल्या बुद्धीस भेद होऊ देत नाही त्याला अशा या ब्रम्ह त्याला अशा या देहात उपभोगायस मिळते पुष्कर दिवे जरी लागले तरी त्या सर्वांचे तेज ऐकत असते त्याप्रमाणे पूर्वीपासून अनादे असा जो आत्मा तो सर्वत्र भरलेला आहे हे पांडुसुता याप्रमाणे ज्यांचे जीव आत्मा याविषयी समत्व आहे तोच जन्म मौनांच्या सपाट्यात सापडत नाही जो साम्य रूप बिछाण्यावर स्वस्थ निघला आहे त्याला आम्ही दैववान असे म्हणतो वारंवार त्यांचे वर्णन करतो श्लोकार्थ एकोणतीसावा प्रकृतीच्या योगाने सर्व प्रकारे कर्मे केली जातात असे जो पाहतो आणि आत्मा करता नाही असे पाहतो तोच खरा ज्ञानी होय आणि मन बुद्धी इत्यादी पाच ज्ञानेंद्रिये व पाच कर्मेंद्रिये यांचेपासून होणारी कर्मे ही प्रकृतीची कर्मे होय असे जो पूर्णपणे जाणतो घरातील राहणारी माणसे सर्व व्यापार करतात परंतु घर काही करीत नाहीत तसेच आकाशात ढग धावताना दृष्टीस पडलं तरी आकाश ज्याप्रमाणे स्थिर असते त्याप्रमाणे प्रकृती आत्म्याच्या प्रकाशाने गुणाने युक्त होऊन पुष्कळ खेळ खेळते तथापि आत्मा हा खांबाप्रमाणे अचल असून तिने केलेले कर्म जाणीत नाही याप्रमाणे अनुभव घेऊन ज्याने आपल्या हृदयात प्रकाश पाडला आहे त्याने आत्म्याला पूर्णपणे जाणले असे समज श्लोकार्थिसावा जेव्हा सर्व भूतांचा वेगळेपणा एका परमेश्वराच्या ठिकाणी पाहतो आणि परमेश्वरापासून या जगाचा विस्तार झाला आहे असे पाहतो तेव्हा तो ब्रह्मसंपन्न होतो अर्जुना ज्यावेळेस भिन्न भिन्न असलेले भूते एक रूपाने पाहतो त्यावेळेस त्या मनुष्याला ब्रह्मसंपन्न असे म्हणावे ज्याप्रमाणे पाण्यावरील डाटा जमिनीवरील परमाणूंचे कण अथवा सूर्यमंडळातील सूर्यकिरण अथवा देहातील सर्व अवयव मनातील सर्व भाव व विस्तवापासून निघणाऱ्या सर्व ठिणग्या या सर्व गोष्टी आपल्या उत्पत्तीस्थानापासून भिन्न दिसल्या तरी ज्या भूमिकापासून त्या उत्पन्न झाल्या आहेत त्यांच्याशी त्या साम्यत्वानेच असतात त्याप्रमाणे प्राणी मात्र एकच आत्म्यापासून उत्पन्न झालेत अशी ज्याच्या मनाचे खरोखर खात्री खात्री झाली आहे त्यालाच ब्रह्मरूप संपत्तीचे जहाज असे म्हणता येईल मग तो जिकडे पाहिल तिकडे त्याला सर्व ब्रह्ममयच दिसते फार काय सांगावे त्याला अपार सुख होते पार्था याप्रमाणे तुला प्रकृती आणि पुरुष यांची व्यवस्था अनुभवसिद्ध दाखले देऊन सांगितली ती समजली ना ज्याप्रमाणे अमृत तुळक्यात यावे किंवा ठेवा दृष्टीस पडावा त्या योग्यतेचा हा लाभ आहे असे मान हे सुभद्रापते या आलेल्या अनुभवावरून तू आपल्या मनात जो एक विचार कायम करणार असील तो विख्यात करू नको कारण यावर तुला आणखी एक दोन गहन विचार मी सांगणार आहे ते तू आपले मन मला ओलीच दिल्यावर मग सांगेन याप्रमाणे भगवंताने बोलून सांगण्यास आरंभ केला तो आपले सर्वांग अवधानमय करून अर्जुन ऐकण्यास तयार झाला श्लोकार्थिसावा हे कौंतय हा परमात्मा अनादि व निर्गुण असल्यामुळे अविनाशी आहे आणि त्यामुळे तो शरीरात असला तरी काही करत नाही व कशानेही लिप्त होत नाही ज्याप्रमाणे सूर्याचे प्रतिबिंब पाण्यात पडले असतात त्याचपासून ते अलिप्त असते त्याप्रमाणे परमात्मा म्हणून ज्याला म्हणतात तो असा शरीरात असूनही शुद्ध स्वरूपात असतो असे जाण हे किरीटी सूर्य पाणी उत्पन्न होण्याचे व मागूनही पुरे होता त्याप्रमाणेच कायम असतो परंतु आज्ञानी लोकांच्या दृष्टीने पाण्यात दृष्टीस पडल्यावर त्याचे प्रतिबिंब सूर्यच भासते त्याप्रमाणे आत्मा देहात आहे हे म्हणणे खरे नसून देह उत्पन्न होण्याचे पूर्वीपासून जे तो जेथे होता तेथेच नंतरही असतो ज्याप्रमाणे आरशात आपले स्वरूप आहे असा भास होतो त्याप्रमाणे आत्मा देहात वास करतो हे म्हणणे मिथ्या होय त्या देहाचा व आत्म्याचा संबंध आहे हे म्हणणे सर्वथही व्यर्थ होय हे पहा वारा व वाळू यांची कधी गाठ मारता येईल का कारण एक दृश्य व दुसरी जड वस्तू आहे तसेच अग्नी आणि कापूस ही दोन्ही दोऱ्यात कशी होता येईल का आणि आकाश आणि पाषाण यांची जोड कशी करता येईल एकच ठिकाणाहून निघून एक मनुष्य पूर्वेकडे जावयास निघावा आणि एक पश्चिमेकडे जावयास निघावा मग त्यांची गाठ पडावी त्याप्रमाणे हा संबंध आहे उजेड व अंधेर मेलेला व जीवंत मनुष्य यहाँ ज्याप्रमाणे एकमेकाशी संबंध नहीं ता आत्मा व शरीर यहाँ संबंध नहीं अ सम र दिवस सोने आपूस यहाँ संबंध नहीं तो प्रमाण आत्मा व देह हो य संबंध नहीं पहू गएसता शरीर ये पंचतत्व से बनने है व कर्मा दौर दो गोवेले है व जन्ममृत्यूचार भवचक्रत फिरत है काळ रूपी अग्नीच्या तोंडात लोण्याच्या उंडीप्रमाणे घातलेले असून माशीचा पंखा आणण्यास जितका वेळ लागतो तितक्या थोड्या वेळात हे शरीर नाही शिरते हा देह कदाचित अग्नीत पडला तर त्याची राख होऊन उडून जाते कुत्र्याच्या तावडीत सापडला तर त्याची विष्ठा बनते हे कपितध्वजा या दोन प्रकारातून जर देह चुकला तर ज्या ठिकाणी हा देह पडेल त्या ठिकाणी यामध्ये किडे व आळ्या यांचे पुंजकीच्या पुंजके सापडतात अशा रीतीने याचा वाईट परिणाम होतो या देहाची ही अशी वाईट दशा होते परंतु आत्मा तर सिद्ध नित्य सहज व अनादी आहे तो निर्गुण असल्यामुळे पूर्णही नाही आणि अपूर्णही नाही क्रिया करणारा नाही व क्रिया न करणाराही नाही तसेच रोडका नाही व लठ्ठही नाही तो निराकार असल्यामुळे दृश्य नाही आणि अदृश्यही नाही तो प्रकाशमान नाही व निस्तेजही नाही आणि थोडा नाही आणि पुष्कळही नाही तो शून्य असल्यामुळे रिकामा नाही व भरलेलाही नाही कशा विरहितने अथवा कशा सहितही नाही आणि तो साकार नाही व निराकारही नाही तो आत्मस्वरूपी असल्यामुळे त्याला आनंदही नाही आणि दुःखही नाही त्याला एक रूप नाही व पुष्कळ रूपही नाही आणि तो कशापासून मुक्त नाही व कशाने बद्धही नाही तो लक्षण असल्यामुळे एवढा आणि तेवढा आयता किंवा बनलेला आणि बोलका किंवा मुका असाही नाही सृष्टीच्या होण्याबरोबर हा होत नाही व सृष्टीचा संहार झाल्यावर लय पावत नाही आणि हा न असणे व नसणे या दोन्ही स्थितीचे लयस्थान होय हा अव्यय असल्यामुळे मोजता येत नाही व वर्णन करता येत नाही हा वाढत नाही अथवा कमी होत नाही हा विटत नाही आणि खर्चही होत नाही हे प्रयोत्तमा असे ज्या आत्म्याचे स्वरूप आहे तो देहात आहे असे दे ते म्हणतात त्याचे ते म्हणणे मठात असलेल्या आकाशाला आकार आहे हे म्हणणे जसे व्यर्थ आहे तसे आत्म्याच्या अखंडपणासंबंधाने विचार न करता तो शरीर धारण करतो किंवा टाकतो हे म्हणणे व्यर्थवर कारण अर्जुना तो शरीर धारण करीत नाही व सोडूनही जात नाही तो जसा पूर्वीपासून आहे तसाच असतो ज्याप्रमाणे आकाशात दिवस व रात्र येतात आणि जातात त्याप्रमाणे या आत्म्याला देह हो येतात आणि जातात परंतु त्यापासून तो लिप्त होत नाही म्हणून या शरीरात तो काही करीत नाही व करवितही नाही या शरीराच्या कोणत्याही व्यापारात शक्त होत नाही यासह त्या ते स्वरूपात कमी अगर जास्त काही होत नाही इतकेच नव्हे देहा देहात असूनही देहाच्या सर्व व्यापारापासून तो अलिप्त असतो श्लोकार्थ बसावा जसे सर्व आकाश सूक्ष्मपणामुळे कशानेही लिप्त होत नाही तसा सर्व देहाचे ठिकाणी असलेला आत्मा देहातिकांच्या कर्माने लिप्त होत नाही अर्जुना आकाश म्हणून जे म्हणतात ते कोठे नाही व त्याचा कोठे रिगाव होत नाही पण म्हणजे ते सर्वत्र आहे परंतु ज्याप्रमाणे त्याला कशापासूनही पीडा होत नाही त्याप्रमाणे सर्वत्र जे दे, सर्व देहात आत्मा जरी आहे तरी देहाच्या उपाधीपासून तो लिप्त होत नाही तर वारंवार तू ये शुद्ध तत्व ध्यान कि आत्मा देहापस निरा श्लोकार्थ देहतीसाव हे भारता जसा एकटा सूर्य सर्व जगताला प्रकाशित करते तसा क्षेत्रज्ञ हा सर्व क्षेत्र प्रकाशित करते लोहचुंबका संसर्गा लोखंड हालते परंतु लोखंड ही लोहचुंबक नवे तीच व्यवस्था आत्मा व देह ये दीपज्योतीचा उजेडाने घरातील सर्व व्यवहार करता येतात परंतु दिवा आणि घर यात कोटी अंतर आहे परंतु लावून अशा दृष्टीने आत्मा हा पहावा आकाश व अभ्र किंवा सूर्य व मृगजल यांच्यात ज्या मानाने अंतर आहे त्याच मानाने देह आणि आत्मा यात आहे असे समज या, या सर्व गोष्टी एकीकडे ठेव परंतु गगनात सूर्य एकटा नसून गगनात सूर्य एकटा असून ज्याप्रमाणे निरनिराळ्या सर्व लोकांवर हो प्रकाश पाडतो त्याप्रमाणे आत्मा हा सर्व देहात प्रकाश पाडणार आहे यापुढे आत्मा व देह याविषयी पुन्हा शंका घेऊन विचारू नकोस श्लोकार्थ चौतीसावा दे याप्रमाणे क्षेत्र आणि यांच्यामधील अंतर आणि सर्व भूतांची प्रकृतीपासून सुटका कशी होते हे जाणतात ते ब्रह्माला पावत हे शब्द तत्व सार्ज्ञा तीच बुद्धि खरी हो कि जिचा योगाने शरीर और आत्मा या दोहों मधी अंतर या यह दोमदील अंतर करता चतुर मुमुक्ष लोग ज्ञाज घ साल काड़ता अर्जुना है समझनेकर शांतिरूप संपत्ति स्वाधीन करास्त्ररूपी दुपत्यागा पड़ता नेहम्मी शास्त्राध्ययन करता हेच करता पुरुष योगरूप आकाश चढून जाण्याची मनात हाव धरतात आणि शरीर आधी करून सर्व तृणप्राय मानतात आणि संतांच्या पादुका आपल्या डोक्यावर घेतात याप्रमाणे ज्ञानाची साधने करून अंतरयामी खात्री करून घेतात नंतर शरीर व आत्मा यामधील खरे अंतर त्यांच्या दृष्टीस पडते तेव्हा भगवान म्हणतात आम्ही आपले ज्ञान त्यांच्या ज्ञानावरून ओवाळून टाकतो आणि या पृथ्वीवर प्राण्यांच्या भिन्न भिन्न रूपाने जी ही लटकी माया पसरलेली आहे जी शुकनलिका न्यायाने जीवांच्या मागे न लागता लागली आहे असे दिसते अशी ही वस्तुस्थिती त्याला पूर्णपणे माहीत आहे ज्याप्रमाणे माळेवरील लटकी सर्पबुद्धी नष्ट झाली म्हणजे माळ ती दिसावी अथवा शिंपीच्या चकाखण्यामुळे तिजेवरील रुपयाचा भास जाऊ ती केवळ शिंपीच आहे असे प्रत्यय असावे त्याप्रमाणे आत्म्यासु प्रकृति वेगरी है जे आप अंतकरणत ब्रह्मरूप होता अंत जे ब्रह्म आकाशाने व्यापक है जे प्रकृति की पैल थड़ी है व जे प्राप्त अपने पसंद दूर करीत नहीं ज्यादा ब्रह्मा के ठिकाण प्रकृति के अनुरोधाने आकार नहीं सा हो जीवपणा विरुद्व जो आवैतभाव नहीं सा होदय है पार्था असे हे परमतत्व तेच ते पुरुष स्वतः होतात की जे दूध आणि पाणी निराळे करणाऱ्या राजहंसाप्रमाणे आत्मा व हो प्रकृती यांची फोड करतात ज्ञानेश्वर म्हणतात याप्रमाणे श्रीकृष्णाने अर्जुनाला प्रकृती व आत्मा याच विषयी अनुभव आणून दिला ज्याप्रमाणे एका भांड्यातील पाणी दुसऱ्या भांड्यात ओतावे त्याप्रमाणे श्रीहरिने आपल्या हृदयातील हे ज्ञान अर्जुनाच्या हृदयात ओतले आणि यात विशेष काय झाले कारण जो नर तोच नारायण असल्यामुळे ज्ञान कोणी कोणास दिले तर श्रीकृष्ण अर्जुनाकडे बोट दाखवून हा तो मीच आहे असे म्हणाले परंतु ही गोष्ट मला कोणी विचारल्याशिवाय सांगण्याचे कारण नाही असो फार काय सांगावे देवाने अर्जुनास आपले सर्वस्व मानले परंतु भगवंताने इतके जरी सांगितले तरी अर्जुन आपल्या मनात तृप्त नव्हता त्याने अधिक सांगावे असे हाव करू लागला दिव्यात जो जो तेल घालावे तो तो अधिकाधिक प्रकाश पडतो त्याप्रमाणे श्रीकृष्ण जो तो जो जो जास्ती सांगू लागले तो तो अर्जुनाचे मनात ऐकण्याविषयी इच्छा वाढत चालली ज्याप्रमाणे एखादी सुगरण बायको असून वाढण्यात सढळ हाताची असली व जेवणाचे चतुर जेवणारे चतुर् असून भोगते असले म्हणजे दोघांनाही वाढण्याचे जेवणाचे परस्पर हौस उत्पन्न होते त्याप्रमाणे अर्जुनाचे ऐकण्याची झुळभूळ पाहून देवांची स्थिती झाली व त्यांचे व्याख्यान चौपट वाढले ज्याप्रमाणे अनुकूल वाऱ्याने मेघ सावरून वृष्टी होते किंवा चंद्रोदय झाल्या म्हणजे समुद्रास भरती येते त्याप्रमाणे ऐकणाऱ्याच्या आदरबुद्धीने वक्त्यास बोलण्याचे स्फुरण येते संजय म्हणतो हे धृतराष्ट्र राजा याप्रमाणे अर्जुनाची ऐकण्याची इच्छा पाहून देव हे ज्या अपने वक्तृत्वा सर्व विश्व आनंद भरत आनंद भरित करती है वक्तृत्व एक याप्रमाणे महाभारत भीष्म श्री व्यास मुनि ने अपने अमरियाद बुद्धि ने जी कथा संगित है तो कृष्णार्जुन का संवाद उत्तम मराठी भाषे अविछंदा ने मैं संगत मी आता नुस्ती शांतिरसक संगेन पं ती श्रृंगाराद्य रसांच हुई हि देशभाषा साहित्याला शिकवणारी असून आपल्या गोडीने अमृतही फेके पाडेल ज्या चंद्राचे उदयापासून चंद्रकांत म्हण्यास पाझर फुटतात त्या चंद्रालाही माझे बोलापासून पाझर फुटले तसेच माझे वाक्याचे रसाने नाद ब्रह्मदेखील लोपून देईल अज्ञानांच्या मनास देखील सात्विकतेचा पान्हा फुटेल आणि जो अधिकारी आहे त्याला तर समाधी लागेल गीतेचा अर्थ असा सांगेन की तो सर्व जगभर पसरून सर्व जगास आनंददायक होईल त्यामुळे विचाराचे दैन्य फिटून मन आणि श्रवण रूप होतील व जिकडे पाहावे तिकडे ब्रह्मविद्येची खाण दृष्टीस पडेल ब्रह्म डोळ्याने पाहून सुखाचा सोहळा दृष्टीस पडावा व सर्व जगात आत्मज्ञानाचा सुकाळ व्हावा मजवर श्रीनिवृत्ती महाराजांचा अनुग्रह असल्यामुळे मी आता हे असे असे भाषण करीन की या सर्व गोष्टी आपल्या अनुभवास येतील म्हणून प्रत्येक अक्षराच्या ठिकाणी कवित्व आणि उपमा यांची गर्दी करून सोडून परंतु ग्रंथाच्या प्रत्येक पदातील अर्थाचा झाडा देईन एक पौधही सोडणार नाही येतपर्यंत मला आमच्या श्रीमंत अशा गुरुंनी सर्व शास्त्रात निपुण केले आहे आणि मी जे भाषण करतो ते आपण मान्य करता व आपणासारख्या संत सभेत गीतेचा अर्थ सांगण्याची मला योग्यता आली आहे हे तरी त्यांच्या कृपेच्याच योगाने पाया, आज पड़े मैं कसली ही अड़चण पड़ित नहीं प्रभो सरस्वती जी शक्ति देना कौतुक हाथावन सामुद्रिक चिन्हू शक नहीं तुम्हा आला तो आज्ञा राष्ट्र कश्मीर मैं आपल्या बोलण्यात नवरसांची रेलझेल करून देईन तर हे प्रभो आता मला थोडा वेळ द्या म्हणजे मी उत्तम रीतीच्या कथा सांगेन असे ज्ञानदेव म्हणाले इतिश्री ज्ञानदेव विरचितायां भावार्थदीपिकायां त्रयोदशोध्याय श्लोक चौतीस ओव्या अकराशे सत्तर